सनकादिकांचा उपदेश मैत्रिणी म्हणतात ज्यावेळी प्रजाजन परमपराक्रमिंची परम अशी स्तुती करीत होते त्याचवेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे चार मुनीश्वर तेथे आले राजा आणि त्यांच्या सेवकांनी ते सिद्धेश्वर आपल्या दिव्य कांतीने सर्व लोकांना पापापासून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेले पाहिले जसा विषयी जीव विषयांकडे ओढला जातो त्याप्रमाणे सनकादिकांचे दर्शन होताच राजाचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले आणि जणूकई त्यांना थांबवण्यासाठीच ते त्या आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून उभे राहिले जेव्हा ते मुनिगण अर्धे स्वीकारून आसनावर बसले तेव्हा सुसंस्कृतात अग्रगण्य पृथ्वींनी त्यांच्या महिन्याने प्रभावित होऊन त्यांची नंतर त्यांचे आदर आणि पालन करून त्यांनी सदाचारी लोकांनी कसे वागावे हेच दाखवले सनकादिक मुश्वर शंकरांचेही ज्येष्ठ बंधू होते आपापल्या अप कुंडात अग्नी शोभून दिसतो त्याप्रमाणे ते सुवर्णसिंहासनावर शोभून दिसत होते श्रद्धा आणि संयम यांनी युक्त असणाऱ्या मंगल मूर्ती मुले दर्शन योग्य असे कोणते पुण्य माझ्या हातून घडले आहे ज्याच्यावर ब्राह्मण किंवा गणांसहित श्री शंकर किंवा श्री विष्णू प्रसन्न होतील त्याला इहलोकात किंवा परलोकात कोणती वस्तू दुर्लभ आहे जरी समस्त लोकांमध्ये आपला संचार असला तरी पण लोक आपल्याला पाहू शकत नाही ते सर्वसाक्षी आपल्याला पाहू शकत नाही ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पूज्य पुरुष ज्यांचे पाणी धान्य जमीन स्वतः गृहस्वामी किंवा सेवक इत्यादींचा मनापासून स्वीकार करतात ते गृहस्थ घरामध्ये कधी भगवत भक्तांच्या चरुण पडले नाहीत ते सर्व प्रकारच्या अशा वृक्षाप्रमाणे आपले स्वागत असो आपण बाल्यावस्थेपासूनच मुक्षंच्या मार्गाने जात एकाग्र चित्ताने ब्रह्मचर्यादी महान व्रतांचे मोठ्या श्रद्धेने आचरण करीत आहात हे स्वामींन आम्ही आमच्या कर्मांनुसार विपत्तींचे क्षेत्र अशा हो। या संसारात पडलो असून फक्त इंद्रिय भोगांनाच पुरुषार्थ मानित आहोत यातून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे काय आपल्याला खुलाशाविषयी प्रश्न करणे योग्य नाही कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये रममान असता बरे या बुद्धीच्या वृत्ती बुधी आपल्यामध्ये कधीच असत नाहीत दुःखी जीवांचे हित करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला हे विचारू इच्छितो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल जे अजन्ना भगवान नारायण आत्मदान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले स्वरूप प्रगट करणारे आहेत ते आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या रूपाने या पृथ्वी भ्रमण करता ही है गंभी, अनि मधुर मैत्रीय श्री सनत कुमार करीताराज अपना सर्व प्राणी कल्याण दृष्टि ने हि चांग साधुपुरुषि अच्छी खरे है सत्पुरुषांच श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते कारण त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचे कल्याण करतात सर्वांना हे प्राप्त होणे कठीण आहे पण हे, हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मन सर्वथा नष्ट करते त्यामध्ये आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहादिकांबद्दल वैराग्य निर्माण होणे आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मा दृढ़ प्रेम कल्याण साधन पूर्ण विचार करना शास्त्र के ही। गुरु शास्त्रवचना विश्वास भगवत धर्म आचरण कर तत्व जिज्ञासेने ज्ञान योग्ठे ने योगेश्वर श्रीहरी उपासने पुण्यकृति भगवंता पवित्र कथा ऐसी जे लोग धन इंद्रिया भोगात रम गोषंधे प्रेम न प्रिय पदार्थांच संग्रह न करना भगवत गुणाता पान करनाखेरीज इतर वे आत्म्या सन्तष्ट राहन एकांत राहना विषय प्रेमठे को जीवाला कष्ट न देने निवृत्ति निष्ठे आत्महिताच अनुसंधान श्रीहरींच्या पवित्र चरित्र रूप श्रेष्ठ अमृताचे आस्वादन करण्याने निष्काम भावाने कधीही कोणाचीही निंदा न करण्याने योगक्षेमासाठी प्रयत्न न करण्याने शीतोष्णादी द्वंद्वे सहन करण्याने भक्तांच्या काना सुख देणाऱ्या श्रीहरींच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने आणि वाढत जाणाऱ्या भक्तिभावाने मनुष्याला कार्यकारण रूप संपूर्ण जड प्रपंचा विषयी वैराग्य निर्माण होते आणि आत्मस्वरूप निर्घिन परब्रम्ह मध्ये अनायाचे त्याला प्रीती निर्माण होते परब्रह्मामध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावर पुरुष सद्गुरूंना शरण जातो नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगामुळे वासनाशून्य झालेल्या अविद्या इत्यादी पाच प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्म आपल्या लिंग शरीराला तो लाकडातून प्रकट झालेला अग्नि नंतर त्याला जाळतो तसा जाळतो अशा रीतीने लिंग देहाचा नाश झाल्यावर कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो नंतर जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाही तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाही ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते जोपर्यंत अंतकरण रूप उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो त्यानंतर नाही बाह्य जगातही आपण जसे पाहतो की पाणी आरसा इत्यादी निमित्तांमुळेच आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो इतर वेळी नाही विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते तसे ते मन बुद्धीची विचारशक्ती आटवते विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर नाशालाच पंडित लोक आपण नाश करणे असे म्हणतात आत्म्यामुळेच इतर पदार्थांमध्ये प्रेम असल्याचा बोध होतो या आत्म्याचा आपल्यामुळेच नाश झाल्याने स्वार्थाची जी, जी हानी होते तिच्या एवढी मोठी अन्य कोणतीही हानी या लोकात नाही भेद आणि इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थांचा नाश करणारे आहे कारण यांच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनी जन्म घेतो म्हणून ज्याला अज्ञानांधकारातून बाहेर पडायचे आहे त्या पुरुषाने विषयांमध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये कारण की धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारी आहे या चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो कारण अन्य तीन पुरुषार्थांना काळाचे भय नेहमी लागलेले असते प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधन पदार्थ प्रकट झाले आहेत त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो म्हणून राजा जो भगवान देह इंद्रिय, प्राण, आणि स्थावर इंद्राण बुद्धिंगम प्राणी जीवन अंतरिया प्रत्यक्ष अत्यक्ष प्रकाशित होता है घे ज्याप्रमा है ज्ञान सर्प बुद्धि विवेक आल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही असा हा मायामय प्रपंच रुपाने हो जो हा, खल, त्या नित्यमुक्त निर्मल आणि ज्ञान स्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होत आहे संत ज्यांच्या चरण कमलांच्या बोटाच्या किंचितशा छटेचे स्मरण करून कर्मामुळे तयार झालेल्या अहंकार रूप हृदय ग्रंथीला छिन्नविचिन करून टाकतात तसे सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतकरण करणारे संधी करू शकत नाहीत अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या तू भजन कर जे लोक मन आणि इंद्रियरूपी मगरींनी भरलेला हा संसारसागर योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात त्यांना तसे करणे कठीण नाही कारण त्यांना नावाडी म्हणून श्री श्रीहरींचा आश्रय नाही म्हणून भुण, तू भगवंतांच्या आराधनीय चरणकमलांची नाव बनवून सहजपणे हा अवघड सागर मैत्रिय म्हणतात ब्रम्हदेवाचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनद कुमारांकडून अशा प्रकारे आत्मतवाचा उपदेश मिळवून महाराज पृथ्व त्यांची अतिशय प्रशंसा करीत म्हणाले भगवंत दीनदयाळ श्रीहरींनी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती तिचे फळ देण्यासाठी आज आपले आगमन झाले आहे दयाणू असे आपण ज्यासाठी चांगल्या तऱ्हेत आपण देऊ माझ्या जवळ तर शरीर आणि त्याबरोबर जे काही आहे तो सर्व महापुरुषांचाच प्रसाद आहे ब्रह्म प्राण स्त्री पुत्र सर्व प्रकारच्या सामग्रीने भरलेले हे राजभवन राज्य सेना पृथ्वी आणि खजिना हे सर्व मी आपल्याच चरणांवर समर्पित केलेले आहे वास्तविक वास्तविक सेनापती राज्य दंडविधान आणि लोकांवर शासन करण्याचा अधिकार वेदशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणांचाच आहे ब्राह्मण आपलेच अन्न खातात आपलेच वस्त्र नेसतात आणि आपलीच वस्तू दान म्हणून देतात दुसरे क्षत्रिय इत्यादीवर त्यांच्याच कृपेने अन्न वगैरे मिळवतात आपण वेदांचे जाणकार आहात अपन अध्यात्मत्वाचार कर आम निश्चित रूपा दिल्ली भगवंता को भक्ति प्राप्त करना अत्यंत कृपाणू आहत अपने गिर्णोद्धार रूप कर्माच्छा सन्तुष्टावे अपने फेड़ को सा प्रयत्न कर स्वतः हास्य कर मैत्री म्हणतात नंतर आदिराज पृथ्वी आत्मज्ञानांच्या मध्ये श्रेष्ठ सनकादिकांची पूजा केली नंतर त्यांच्या शिलाची प्रशंसा करीत ते सर्व लोकांच्या देखत आकाशमार्गाने निघून गेले महात्म्यांमध्ये अग्रगण्य महाराज पृथू त्यांच्यापासून आत्मबोध प्राप्त करून घेऊन चित्ताच्या एकाग्रतेने आत्म्यामध्ये स्थित राहून स्वतः कृतक कृत्य झाल्याचा अनुभव घेऊ लागली ते ब्रह्मोत्पम बुद्धीने वेळ स्थान शक्ती न्याय आणि धन यानुसार सर्व कर्मे करीत असत अशा एकाग्र चित्ताने सर्व कर्मांचे फळ परमात्म्याला अर्पण करून आत्म्याला कर्मांचा साक्षी आणि प्रकृतीहून वेगळा मानून ते सर्वथा अलिप्त राहिले ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश देऊनही वस्तूंच्या गुणदोषांपासून अलिप्त राहतो त्याचप्रमाणे सार्वभौ साम्राज्य लक्ष्मीचे संपन्न आणि ते अहंकार शून्य असल्यामुळे इंद्रियांच्या विषयात आसक्त झाले नाहीत अशा प्रकारे आत्मनिष्ठ राहून सर्व कर्मे योग्य रीतीने पार पाडित असता त्यांना पत्नी अर्ची अनुरूप असे पाच पुत्र झाले त्यांची नावे विजिताश्व धूम्रकेश हरियक्ष द्रविण आणि वृत्त अशी होती तांचे होते, ते एकटेच सर्व लोकपालांचे सौम्य गुणांच्या द्वारा प्रजेचे मनोरंजन करीत राहिल्याने दुसरं चंद्रच जणू असे समजून त्यांचे राजा हे नाव सार्थ झाले सूर्य ज्याप्रमाणे उन्हाळ्यात पृथ्वीवरील पाणी खेचून पावसाळ्यात मुन्ही त्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो तसेच आपल्या किरणांनी सर्वांना उष्णता देतो त्याचप्रमाणे ते कर करूपाने प्रजेचे धन घेऊन तेच प्रजेच्या हितासाठी खर्च करेल तेजाच्या ते बाबतीत अग्निसारखे असह्य हो, इंद्राप्रमाणे अजिंक्य पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि स्वर्गाप्रमाणे मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे होते प्रजाजन तृप्त करना मेघा प्रमाणित धन दे समुद्राप्रमा गंभीर आणी पर्वतराज सुमेरूप्रमा धैर्य होते दुष्ट दमन करमराजाप्रमाणे आश्चर्यपूर्ण वस्तु संग्रह कर हिमालप्रमाण खजीन समृद्धि कुबेरा प्रमाण धन सुरक्षित प्रमाण होते शारीरिक बल इंद्रियांची क्षमता आणि पराक्रम या याबाबतीत सर्वांच्या आंतर्यामी वायूप्रमाणे तसेच असंही तेजाच्या बाबतीत भगवान शंकरांचे समान होते सौंदर्याच्या बाबतीत कामदेवाप्रमाणे उत्साहामध्ये सिंहाप्रमाणे वात्सल्यामध्ये मनुप्रमाणे आणि मनुष्याचे आधिपत्य करण्यामध्ये सर्वसमर्थ अशा ब्रम्हदेवांप्रमाणे होते ब्रम्हविचारांच्या बाबतीत बृहस्पती इंद्रिय जय साधण्यात साक्षात श्रीहरी होते गाय गुरुजन ब्राह्मण आणि भगवत भक्तांची भक्ती संकोच शील आणि परोपकार या गुणांमध्ये मात्र स्वतः साखेच अजोड होते लोक त्रैलोक्यात सगळीकडे उच्च स्वराने त्यांच्या कीर्तीचे गुणगान करीत असत या कारणाने स्त्रियांच्या कानामध्ये ते अशा प्रकारे पोहोचले की जसे सत्पुरुषांच्या हृदयात श्रीराम प्रविष्ट होता अध्यय बाबीसावा समाप्त